पुस्तक आरोग्याची किल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण दुसरे हवा शरीराला सर्वात अधिक अगत्याची वस्तू ही आहे म्हणून निसर्गाने हवा व्यापक बनविली आहे ती आपल्याला विनासायस मिळते हवा आपण नागपुड्यांच्या द्वारा फुफ्फुसात भरतो फुप्फुसही भात्याचे काम करता। ती बाहर करतात ती हवा घेतात आणि बाहेर काढतात बाहेर असलेल्या हवेत प्राणवायू असतो तो न मिळेल तर मनुष्य जगू शकणार नाही जो वायू आपण बाहेर टाकतो तो विषारी असतो तो जर लगेच आसपासपासून विरुन गेला नाही तर आपण मरून जाऊ करतास, घरे अशी असली पाहिजेत की त्यात हवा मोकळेपणाने येत जात रहावी पण आपल्याला हवा फुप्फुसात भरायची आणि बाहेर काढायची हे नीट करता येत नाही त्यामुळे अवश्य तितकी रक्ताची शुद्धी होत नाही कारण हवेचे काम रक्तशुद्धी करण्याचे असते कित्येकजण तोंडाने हवा आत घेतात ही वाईट सवय आहे नाकात निसर्गाने एक प्रकारची चाळणी ठवली आहे तिच्यामुळे हवेत असलेल्या निरुपयोगी वस्तू आज जाऊ शकत नाही तसेच आज जाताना हवा गरम होते तोंडातून हवा घेतली तर हवा स्वच्छ होऊन आज जात नाही आणि गरमही होत नाही म्हणून प्रत्येक माणसाने प्राणायाम शिकून घेण्याची आवश्यकता आहे ही क्रिया सोपी तितकीच आवश्यक आहे प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार असतात त्या सर्वात चिरण्याची मला जरूर वाटत नाही त्यात फायदा नाही असे म्हणण्याचा माझा उद्देश नाही पण ज्या माणसाचे जीवन नियमबद्ध चालते त्याच्या सर्व क्रिया स्वाभाविक चालतात आणि त्यात जो लाभ आहे तो ज्या अनेक प्रक्रिया सांगितल्या जातात त्यातून मिळत नाही हालताना चालतांना झोपताना माणसाने तोंड बंद ठेवावे म्हणजे नाक आपले काम सहज करील सकाळी आपण तोंड जसे स्वच्छ करतो तसे नाक सुद्धा स्वच्छ केले पाहिजे नाकात घाण असेल तर ती काढून टाकली पाहिजे त्यासाठी सर्वोत्तम वस्तू म्हणजे स्वच्छ पाणी ज्यांना थंड पाणी सहन होणार नाही त्यांनी ते कोमट करून घ्यावे पाणी हातात किंवा वाटीत घेऊन नाका ओढून घेता येते एका नाकपुडीने घेऊन दुसऱ्या नागपुडीने काढता येते नाकाने पाणी पिता पण येते हवा स्वच्छ घेण्याची जरूर आहे म्हणून रात्री आकाशाखाली किंवा ओसरीवर झोपण्याची सवय लावून घेणे बरे हवेने सर्दी होईल अशी भीती बाळगू नये थंडी वाजली तर आणखी पांघरून घ्यावे तोंड झाकल्याने गुदमरून मनुष्य मरतो म्हणून पांघरुन गळ्याच्या वर येणार नाही असे घेऊन निजावे डोक्याला थंडी सहन होत नसेल तर रुमालाने डोके झाकून घ्यावे झोपताना दिवसा वापरलेले कपडे न वापरता दुसरे व कमीत कमी वापरावेत नुसत्या लंगोटीने सुद्धा वागते रात्री आपण पांघुणाने शरीर झाकतो म्हणून शरीर जितके मोकळे असेल तितके चांगले आपल्या आजूबाजूची हवा स्वच्छ असते असे नाही सगळी हवासारखी असते असेही नाही प्रदेशा प्रदेशाला हवा बदलते प्रदेश निवडायचा ते आपल्या हाती नसते पण ज्या प्रदेशात राहणे होईल तेथील निवडीला थोडा बहुत वाव असतो असला पाहिजे सर्वसामान्य नियम असा सांगता येईल की जेथे फार गर्दी नसेल आसपास घाण नसेल अशा ठिकाणी व हवा उजेड बरोवर मिळतील असे घर शोधावे